पुस्तक बापू माझी आई लेखिका मनुबेन गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण सहावे अनियमितपणा गुन्हा आहे नोआखालीत पूज्य बापूजींची एका गावाकडून दुसऱ्या गावाची पदयात्रा दररोज बरोबर सात वाजता सुरू होत असे सातावर दोन मिनटे झाली तरी बापूजींना फार वाईट वाटे एकदा मला सामान बांधताना थोडा उशीर झाला कारण त्या वस्तू अशा होत्या की बापूजी उठले म्हणजेच ठेवता याव्यात त्या ठेवण्यात पाच मिनिटे गेली तेव्हा बापूजी मला म्हणाले बघा बाहेर कीर्तनवाले आणि गावचे लोक केव्हाचे युन उभे आहेत नी तुला अजून अवकाश आहे या पाचशे माणसांची पाच मिनटे तू सोडली आहेस असे म्हटले पाहिजे मला हे कसे चालेल आता मी जातो नि तू मागवून येवढा वेळ गेला ते मला मुळीच आवडले नाही मी निघतो म्हणून असे मात्र समजू नकोस की तू रोज असा उशीर करावास आणि मागवून यावीस मी म्हातारा आहे आणि तू पोर आहेस देवा धावत मला रस्त्यात गाठशील असा विचार करून तू अर्थातच सुटू शकशील पण तो गुन्हा होईल म्हणून सगळे काम नेहमी नियमित आणि वक्तशी झालेच पाहिजे आणि अमुक माणसाला अमुक वेळ ठरवून सांगितले की मी सात वाजता बाहेर निघेनच म्हणजे मग सातावर दोन सेकंद गेले तरी ते मला खुपेल